गोविंद शेतकरी आणि त्याचं तीन मित्र एका सुंदर हिरव्या गावात एक चतुर आणि मेहनती शेतकरी राहत होता त्याचं नाव होतं गोविंद तो फारस साधा पण विचारशील माणूस होता त्याला प्राणी पक्ष्यांवर खूप प्रेम होतं गोविंदकडे तीन गोष्टी होत्या एक बकरी एक सिंह आणि एक गवताचं गाठोडं हे तिन्ही त्याचे जिवलक साथी होते बकरी त्याच्याशी गप्पा मारी सिंह त्याच्या शेताचं रक्षण करी आणि गवत त्याच्या बकरीसाठी चविष्ट जेवण होतं एका दिवशी गोविंदाला नदीच्या दुसऱ्या काठावर जायचं होतं त्या पलीकडे त्याचं नवं शेत आणि घर होतं पण नदी पार करणं सोपं नव्हतं कारण त्याच्याकडे होती एकच छोटीशी नाव मोठं काम लहान नाव त्या नावेत एकावेळी फक्त एकच वस्तू किंवा प्राणी नेता येत होता गोविंद विचार करू लागला जर मी सिंहाला आधी नेलं तर मागे राहिलेली बकरी गवत खाईल आणि जर मी गवत आधी नेलं तर सिंह बकरीला खाईल अरे देवा आता काय करू गोविंद थोडा वेळ गोंधळला पण मग स्वतःलाच म्हणाला घाबरायचं नाही मी विचार करून नक्की उपाय शोधेन शहाणपणाचा उपाय सापडला तो थोडा वेळ नदी किनारी बसला पाण्याच्या लहरी चमकत होत्या पक्षी गात होते आणि वारा अलगद वाहत होता त्याने डोळे मिटले आणि शांतपणे विचार केला अचानक त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं मला उपाय सापडला तो आनंदाने म्हणाला सर्वप्रथम त्याने बकरीला नावेत बसवलं आणि तिला नदीच्या दुसऱ्या बाजूला नेलं बकरीला तिथे उतरवून तो परत आला यानंतर त्याने सिंहाला नावेत बसवलं आणि पुन्हा नदी पार केली दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर त्याने सिंहाला उतरवलं पण बकरीला परत नावेत बसून पहिल्या बाजूला आणलं आता त्याने बकरीला किनाऱ्यावर सोडलं आणि गवताचं गाठोडं नावेत ठेवलं तो गवत नदीच्या पलीकडे घेऊन गेला आणि ते सिंहाजवळ ठेवून दिलं शेवटी तो शेवटच्या वेळी परत आला आणि बकरीला घेऊन नदी पार केली आता तिन्ही मित्र सिंह बकरी आणि गवत सुरक्षितपणे नदीच्या पलीकडे होते आनंदाने उड्या मारणारी बकरी बकरी आनंदाने उड्या मारू लागली ती म्हणाली धन्यवाद गोविंदा काका तुम्ही खरंच चतुर शेतकरी आहात सिंहही हसला आणि म्हणाला तुझं शहाणपण पाहून मलाही अभिमान वाटतो गोविंदाने त्यांना हसून उत्तर दिलं आपल्याला फक्त शांत राहायचं आणि विचार करायचा असतो प्रत्येक अडचणीचा उपाय आपल्यातच लपलेला असतो सगळे खूप खुश झाले आणि नवीन शेतात दिवस मस्त गेला बकरी गवत खाऊन खुश झाली सिंह झाडाखाली पहुडला आणि गोविंदाने देवाचे आभार मानले गोष्टीचा बोध शहाणपण आणि विचार आपले खरे मित्र ही चतुर शेतकरी कथा आपल्याला सांगते की अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी घाबरू नये विचार संयम आणि शांतपणा हे नेहमी विजय मिळवून देतात लहानशी समस्यासुद्धा शिकवण दे गोष्ट, गोष्ट मरा प्रेरणादायक गोष्ठ हि कथा प्रत्येक मुला प्रेरणादायक सन्देश मुला जीवन गोष्टी अपने मनाप्रमा घड़ पोविंद शारखे अपन जर शांत राचार के समस्या सुटू शकते नील घाबरू नका विचार करा आत्मविश्वास करण चतुरपणा म्हणजे फक्त हुशारी नव्हे तर शांत मनाने केलेला योग्य निर्णय निष्कर्ष विचार करणं हीच खरी ताकद गोविंद शेतकऱ्यानं दाखवून दिलं की बुद्धी शांती आणि संयम ही कोणत्याही मोठ्या अडचणीवर मात करण्याची गुरु आहेत त्याचं उदाहरण प्रत्येक मुलाने लक्षात ठेवावं म्हणूनच ही कथा केवळ एक मराठी किड्स स्टोरी नाही तर लर्निंग स्टोरी फॉर किड्स आहे जी अॅनिमल स्टोरी इन मराठी म्हणूनही प्रसिद्ध आहे ही चतुर शेतकरी कथा प्रत्येक शिकवते कि विचार संयम और शहानपणा ही नदी सहज पार करू शको जीवन